नावाचा भेद असतो रूपाचा भेद असतो वजनाचा भेद असतो त्यांच्या कसाचा भेद असतो पण शुद्ध सोनं जर कसाच घेतलं तर कस भेद नाही पण ह्या नाम रुपाधिकांचा व्यवहाराचा भेद असूनही सुवर्णत्व ज्याप्रमाणे एकच एक असत त्याप्रमाणे देव आणि संत यांच्यामध्ये प्रतिमेचा भेद आहे नावाचा भेद आहे व्यवहाराचा भेद आहे स्वभावाचा भेद आहे फलांचा अंशतः भेद आहे अंशता म्हणण्याचं कारण ईश्वर भक्ती दृष्टफलाला कारण आहे आणि गुरुभक्ती दृष्ट द्रिष्ट दृष्टफलाला कारण आहे तरीही दोघ एकच आहे स्वरूपता मात्र दोघांच्या मध्ये येत भेद नाही कस त्याच्यासाठी स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिलाय तो आपल्याला सांग ते म्हणतात कि बाबा रे दृष्ट असा आहे हे वरत दिसत अर्जुना तू लक्षात ठेव की ते जरी वागत असले रूपाने देहामध्ये वावरत आहेत अस तुला जरी दिसलं तरी ते आणि मी एकच मी तयांच्या हृदय समग्र असतो मी त्यांच्या हृदयामध्ये सर्व तोपर्य असतो त्याच्याकरता दृष्टांत मोठा मार्गी दिलाय सविस्तर वाटत तुम्हाला संपूर्ण वटवृक्ष इतका विस्तारात असला तो जसा बीज कणिकेमध्ये असतो त्याप्रमाणे मी समग्र रूपाने बीज रूपाने त्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करीत असतो असं म्हणतात टी पर, परस्परे बाहेर नामाची आमच्यातन त्यांच्यामध्ये एकच वाचून मी ते चिते माझ्यातन त्यांच्यात रतीमात्र फरक नाही तुकरा म्हणा सुद्धा इतक्याच मार्मिकतेने बोलतात देव ते संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमे त्यांच्यात रतीमात्र तुम्हाला फरक करता येत नाही देव म्हणजे दे संत संत म्हणजे दे देव फक्त मी आता सांगितलेले एवढे भेद प्रकार पत्करूनही त्यांच्यामध्ये फरक नाही असे हे थोर साधू पुरुष संत पुरुष आपल्याला भेटणं म्हणजे खरी मुख्य ईश्वराची कृपाला असा महात्मा क्षेत्रिष्ठ पुरुष मिळाला तर तुम्ही खास समजा मला सुद्धा विचारायला यायचं कारण मला म्हणण्याचं कोणालाही विचारायला यायचं कारण मी मला म्हणताना त्याच उपलक्षण आहे कोणालाही न पुसता आपण खुशाल समजा की आपल्यावर ईश्वराची मुख्य कृपा दादांची ज्या महापुरुषांना भेट चीप� झाली त्यांना समजायचं की एवढ्या श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ पुरुषाची आपल्याला ज्या भेट झालेली आहे त्या अर्थी आपल्याला पूर्ण ईश्वराची कृपा आहे त्याशिवाय असा साध भेटणं कधीही फलबलकल्पन्याय नाही असं म्हणायला मुळीच हरकत नाही म्हणून ईश्वराच्या कृपेने ईश्वर भक्तीने ईश्वर कृपा होते ईश्वर वंदनाने ईश्वर कृपा होते आणि त्या ईश्वर कृपेने आपल्याला गुरुंचा लाभ होतो आणि त्या गुरुंच्या वंदनाने त्यांच्या संगतीने त्यांच्या उपदेशाने आपल्या अंतःकरणात निवृत्त करून ज्ञानाचा प्रकाश देतात तो ब्रम्हरूपाय महावाक्याचा उपदेश करतात त्या गुरुंना आता ज्ञानेश्वर महाराज यथार्थ स्वरूप सांगून उगीच आपलं गुरुंना नमस्कार करायचा देखल्या देवाला दंडवत अशी म्हणायची एक पद्धत आहे बर का भेटल्यावर सावकार लोकांसारखा सावकार म्हणजे त्या परभणीत सावकार होता तो सगळ्या गावात त्याचे सावकार आणि आपल्या घरी तू कधी गोड खाती रंगनाथ महाराज वाचत कधी त्याच्या आयुष्यात त्याने आपल्या घरी गोड खातलं नाही लक्षाधीश म्हणून होने का मुलि नो आज अपले कड़ी काय क्या पड़वा है त्या सुनाना लेखी ना महिती की बाबा लाइ खर्च के आवड़ नहीं आज ना आज ताकाची कड़ी आणि जोंडळ्याची भाकरी करायची वा वा छान असंच करा बरं ना का नाही तर जास्त खर्च कराल पाडव्याच्या दिवशी असा तो म्हणायचा आणि त्यांना नक्की माहिती कि हा म्हातारा आपल्या घरी कधी जेवत नाही तो सकाळी उठायचा या गल्लीत फिरायचं त्या गल्लीत फिरायचं इकडे फिरायचं त्याच्या सावकारी सगळीकडे असायचे मग कुणाकडे काय सत्यनारायण असायचा कुणाकडे काय असायचं मग त्याच्याकडे जीवन हा यायचा हे मुलं वाळ हा बारा एक वाजल्याशिवाय घरी येत नाही असं पक्क माहीत असल्या कारणाने हे नऊ वाजता स्वयंपाक पक्वांना करायचे खायचे गोडवर आणि कडी भाकरी करून ठेवायची मात्र हा <laughs> तो आला म्हातारा कडी भाकरी त्याला दिली म्हणजे त्याला वाटायचं छान म्हणजे आपल्या घरी आज काही खर्च झाला नाही चिंगट मारपाटे पक्का मोठी <laughs> अवघड गोष्ट मग तो गेला म्हणजे ते गल्लीत जायचे एखाद्या सकाळी उजाड्यात मग ते लोकांच्याकडे काहीतरी कानोसा लागायचा की अमक्याच्याकडे आज सत्यनारायण आहे असं कळायचं ते गाव मुठभर असायचं सत्य करायचं मग त्याच दिशेला जायचं तिथे चाललं म्हणजे तो मनुष्य यायचा तो चालला काय रे पांड्या इकडे काय तुझ्याकडे सत्यनारायण म्हणून समजलं हो सावकार म्हणले ना सत्याने मग आम्हाला आमंत्रण नाही होत अहो तुमच्याकडेच मी निघालो होतो तो काय म्हणतो मी तुमच्याकडेच आता निघालो होतो आता मी तुम्हाला आमंत्रण द्यायलाच निघालो त्यात तुम्ही आला आनंदाची गोष्ट या बरोबर सावकार देवा दंडवत हो सावकाराच खरं जागा येणार सावकारा पेक्षा हुशार लागतो त्यावेळी त्याला परत फिरवूच शकत नाही त्याला परत फिरवायला त्याच्यापेक्षा त्याला बुद्धी पाहिजे हा जो देखल्या देवाला दंडवत आहे असला देखल्या देवाला दंडवत करून घेऊ नाही साष्टांग करण्याचा स्पर्श आहे स्पर्शवतं काही नुरवावी उरी अंगचोरपणा असता कामा नये हे फार मोठं मजेशीर तुकाराम महाराजांचं वाचलं माणसाच्या हृदयाला असं भिडत अरे काय साष्टांग नमस्कार सुद्धा त्यांना कमी वाटला उन्हे पण आहे ना आठच अंगांचा भूमी स्पर्श आहे लोटांगणामध्ये दंडवतामध्ये सर्व अंगाचा स्पर्श अंगचोरपणा त्यात काही नाही यात एक सूचन तुम्हाला जाता जाता सांगतो म्हणजे कळेल ता असा अभिप्राय असं मला म्हणायचं नाही पण त्यात असं सुस्त माणसाला वाटतं असं की दंडवत करण्यामध्ये अंगचोरपणा नाही माणसानं कुठेच अंगचोरपणा करू नये माणसं भक्तीमध्ये अंगचोरपणा करतात ज्ञान संपादनामध्ये अंगचोरपणा करतात तत्वज्ञान सांगताना आए, ए, ए, मे, मे, मे, मे, उपदेश या पावसासारखा उपदेश कर खरं सांगू साधून खरं अवश्य असं सांगाव माझ्या गुरुनी मला असं सांगितले की ज्या गुरुचं नाव आई नावाची बाई आहे या आई नावाच्या बायांनी मला असं सांगितलंय की बाबा तू तत्वज्ञान असं कोडभर पावसासारखं सांगा तू त्याची चिंता करू नको फक्त तुला जर कोणी शिष्य म्हणून विचारायला आला तर मग त्याच्या अधिकाराचा तो अवश्य विचारतो पण शिष्य म्हणून नाही येता ज्यावेळी तू समाजात उपदेश करशील त्यावेळी मोकळ तत्वज्ञान सांग का त्याच कारण मी तुला ता सांगून ठेवते कि ज्याने शेत नांगरलेलाय मेहनत मशागत केली एवढं करून सुबीजी व सकस बीज पेरले तिथेच उगवेल अन्यत्र हे उगवणार नाही तो काय काळजी करतोय त्याची डोंगरावर उगवायच नाही पाणीच राहणार नाही में। आणि मेहनत केलेल्या जमिनीतनं पाणी जाणार ने वीज जळाती जवळीक ला आहे मग ते शाखोपशाखे होईल अरे होईलच कायच त्याचा हो विचार करतो म्हणून साधूने आपला आपल्या बुद्धीने उपदेश करावा ऐकणारा तयार होणार एखाद्या नाही झाला आपलं चिंतन होत उत्तम गोष्ट आहे सांगण्याच तात्पर्य साधू असा मेघवृष्टीने उपदेश करीत असतो तो कोणाचा बाकीचा विचार नाही विचारित मेघ आगनदारीशी स्वच्छ लिहून देऊ तो आपल्या स्वभावाने पडत होणारा ऐकणारा अधिकारी आत्मा मुक्त होतो तो आमचरपणा तिथे करीत नाही आपल्याला एवढा मेघ पडायला लागला म्हणजे मोकळा मनाने जसं पडतो हा तसा पडतोय असा याच्यात आंगचोरपणा नाही आतापर्यंत त्याच्या ठिकाणी आपली कर्म बघून काय आपली कर्म मीमांसा बघून मानवृताला बघून तोही कधी आंगचोरपणा करतो कारण त्याचे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे ना ते त्याला करायला लावत पण साधू पुरुष आपल्या अंगचोरपणा कुठेही करीत नेतो मोकळ्या मनाने तत्वज्ञान देतो कैवल्य कनकाची आडसी जो थोरात आणणारे साधूच वैभव आहे हे याला सांगायचं त्याला नाही सांगायचं आ आपला आ करता छे छे येईल त्याला तत्वज्ञान ज्या हे घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला इथे दादा आला की कोणी त्याला विचारसा आला की विचारसा आला की विचारसा अरे की त्याला तत्वज्ञान ते वाभगावकर शास्त्री म्हणून शंकर शास्त्री होते त्याला एके दिवशी वाटलं की दादा कोणी आला माणूस कि त्याला सांगतात त्यांचा अधिकारावर फार चिंतन असत त्यांचं वाटत त्यांनी लिहिले साधकानं कमीत कमी सहा महिने तरी मौन धारण केलं असं त्यांचं म्हणणं त्या म्हणण्याचा अर्थच आहे की व्रतस्थासावत्या त्यांच्या व्रतस्थतेचं जे काही चिंतन आहे किंवा त्यांचा जो आग्रह आहे तो ग्रहित धरू नये तो, तो मान्य करूनही त्यांना एकही दिवशी असं वाटलं की दादा हे सांगतात हे बरोबर त्यांना शंका लिहि आली दादांच्या एवढे मोठे शास्त्रीय पंडित पण त्यांच्याही मनात शंका आहे दादा तुमच्याकडे कोणी आला की तुम्ही त्यांना तत्वज्ञान सांगता त्याच्या अधिकाराचा तुम्ही विचार करीती त्याच्या गुणाचा विचार करीते त्याच्या दोषाचा विचार करीते हे काय आहे तुमचं अधिकार प्रकरण कशाला लिहिले वगैरे वगैरे ते दादा म्हणले हो तो एवढी आळंदी येऊ एवढ्या रानात तुडवी निवडुंगाच्या अरण्यातील येतोय कशाला गुणी ज्या अर्थी तो इथपर्यंत आलाय त्या अर्थी त्याला त्याची इच्छाच येईल आणि आल्यानंतर त्याला अधिकारी समजून मी त्याला तत्वज्ञान सांगतो आणि समजणं निराळ आणि असणं निराळ समजून का उपयोग आहे अहो म्हणले तो आलाय म्हणजे नाही का त्याच्याजवळ अधिकार बराच विचार त्यांना प्रतिपादन केला अनेक सांगितल्या पण त्यांच्या मनाचं समाधान झालेलं दादाने त्यांना असं विचारलं हे ठीक आहे म्हणजे माझं सांगणं तुम्ही मला सांगा म्हणले मी समजा तत्वज्ञान त्याला सांगितलं अनाधिकार असं ग्रेत झाला माझं राहिला तो तुमच्या म्हणण्यात काय होईल होईल अदोग त्याला हा माझं तत्वज्ञान ऐकण्याच्या पूर्वी तो कुठं चा चालला होता अधोगतीला चालला चा चा होता म्हणजे मला भेटण्याच्या अगोदर माझं या ऐकण्याच्या अगोदर या अधोगतीला चालला होता आता माझा हा ग्रंथ ऐकूनही जर तू अधोगतीला जाणार असेल तो, तो माझ्या ग्रंथानं काय बिघडले त्याच मी काय त्याचा घात केला काही नाही उलट अधोगतीला जाताना सतसंस्कार घेऊन गेला तर ते संस्कार त्याचा उद्धार करायला उपयोगी पडते म्हणून मी तत्वज्ञान सांगतो एकदा गणेश शंका समजा हे सगळं झालं तुमचं आणि हे बोलणं तुमचं खोट ठरलं जीव ब्रह्मरूबाईच खोटं ठरलं जगत मित्या ठरायचं तेही खोटं ठरलं या संस्कारांचा उपयोग होईल हे म्हणणे शोधायला कुठे यायचं ते दादा म्हणले वा असंय शास्त्री वा मला म्हणले गर्दी जमवत नाही जो तो माणूस उडतोय या करतोय करतो स्वर्गाला जातोय म्हणून आले त्यामुळं स्वर्गात शोधायला यायचं काही कारण नाही कारण मला गर्दी आवडत नाही म्हणून मी स्वर्गात सापड न आणि अधोगतीला जाणे पण पापाचा लेश नाही वारा नाही म्हणून अधोगतीतही शोधायला यायचं नाही आणि मृत्यू लोकांमध्ये मी येऊन आता प्राप्त असलेल्या निश्चय केला तर पुन्हा मृत्यू लोकातही शोधायला यायचं कारण नाही म्हणजे मग कुठे शोधायला सांगितलं नाही या तीन ठिकाणी शोधायला यायचं कारण नाही म्हणजे म्हणजे चौथं ठिकाणच नाही आता कुठे शोधायचं मृत्यू तीन सोडून जे ठिकाण असेल ना तिथे मी असेल त्याचं नाव मी माझ्या ब्रह्मस्थितीत असेल मला शोधाला यायचं काय कारण म्हणजे बंधकाली बंधा भावा या दोधात असलेले दादा त्यांनी त्यांना उत्तर दिलं की मी मेघवृष्टीने उपदेश करतो हेच बरोबर आहे त्याच कारण अधिकाऱ्याला हे फल होणारच आहे आणि हे होणारच नाही म्हणून साधू पुरुष तत्वज्ञान मोकळ्या मनाने पूर्ण रूपाने त्याला प्रतिपादन करीत असतो विद्या घेणाऱ्याची आहे द्रव्य देणारेच आहे शिष्याने आपल्या अधिकार संपन्नतेने जर ते मिळवलं तर त्याला ते मिळतं आणि गुरुकडूनच मिळतं ज्याच्याकडून मिळेल तो गुरु असतो देवगुरु असेल किंवा हो? गुरु गुरु असेल तेव्हा त्या गुरुंच्या कृपेने आपल्याला तत्वज्ञानाचा लाभ होतो देवाचा आत्मत्व आणि साक्षात करतो म्हणून गुरूंचं यथार्थ स्वरूप पारमार्थिक स्वरूप सांगून गुरु नाही ज्ञानेश्वर महाराज इथे वंदन करतात सदा सत्र या कायम लं ज्ञानाचं तृप्त कृत्योगी नाव तुम्ही कृतार्थ व्हा असं साधू पुरुष सांगत असल्या कारणाने हे मोठं अति सत्र मानलेलं आहे आणि येऊन माणसानं तृप्त वापुन कटनट यावे शोध होऊन या जावे हे महाराज आता वंदन कर प्रकरण श्री त्यास आता श्री प्रकरणात प्रकृती पुरुषातून ज्ञानेश्वर महाराजांचा उद्देश फक्त आपल्या स्वरूपाशी अभिनंद तो परमात्मा त्याचे वर्णन करण्याचा एक गोष्ट देण्यात या संपूर्ण अमृतानुभवामध्ये स्वसंवेद्य सत्सामान्य आनंद रूप अद्वय परब्रह्माचं वर्णन करणे संपलं एकच विषय सतत महाराजांनी प्रतिपादन केले आहे पण सांगण्याची शैली वेगवेगळी वेगवेगळ्या प्रतिपादनाच्या दृष्टांताच्या वैभवात फक्त महाराज वेगवेगळ्या रीतीने सांगतात पण आतापासून इथेपर्यंत कुणी जर विचारलं तर थोडक्यात असं सांगता की प्रमाण प्रमेय भाव विवर्जित स्वयंप्रकाश देव आहे संपलं एकाच शब्दामध्ये सगळं वर्णन आहे आपल्या स्वरूपाशी परमात्म्याचा जो अभियानुभव तोच अमृताचा अनुभव आहे अमृता अमृत म्हणजे ब्रह्म आणि हो। त्या ब्रमाचा आत्मत्वाने झालेला अनुभव त्याच नाव अमृताचा अनुभव अमृता अनुभव म्हणून नु, या ग्रंथाचं नाव त्याने अमृतानुभव असं दिलेलं आहे आणि म्हणूनच या ग्रंथास महाराजांनी अमृतानुभव असे नाव दिले अमृत फक्त मोक्ष बाकी सगळं मरते सगळं मरणार आहे अमृत रूप फक्त ब्रह्म आहे बाकी हो कधी ब्रह्म देव तरी कधीतरीच पुनरा काही ना काही कारणाने अनित्य असल्या कारणाने कृतक असलेला असा जो ब्रम्ह भाव अशी जी ब्रम्हि किंवा ब्रह्म ते मात्र अविनाश स्वरूपाचा आहे ब्रह्मात्मिक झालेला हा त्याच्या स्थितीचे वर्णन करून दहाव्या प्रकरणात ग्रंथाचा रूपसंह हा पुढे येणारच आहे नव ना, नव्या प्रकरणामध्ये खऱ्या बोधाला प्राप्त झालेला माणूस कि ज्याचं न पांडवा भजन झाले ते वर्णन तिथे येणारच आहे का म्हणून प्रकृती पुरुषाचा विवेक सांगून शुद्ध ब्रह्माचं वर्णन तिथे केलेलं आहे आताही तेच सांगायचंय पुन्हा असं गुरु रूपांना प्रतिपादन तसाच आता या दुसऱ्या प्रकरणात गुरु स्वरूपाचा विचार करण्याच्या निमित्ताने शुद्ध ब्रह्माचाच विचार सांगितला आहे गुरुचे वंदन केले आपण त्याचे स्वरूप करतात ज्या गुरुंना आपण वंदन करणार ज्या गुरुंची स्वरूप आपल्याला समजण्याची गरज आहे न जाणून नमस्कार करण्यापेक्षा त्या त्या यथार्थ स्वरूपाला जाणून केलेला नमस्कार विशेष महत्वाचा आहे तो देवाला फार आवडतो हे थोर भक्ती आवडते देवा कोणते की त्याला जाणून जो नमस्कार करतो तो त्याला जास्त आवडतो तसं देखावेखी नमस्कार करणारे पुष्कळ असतात कारण असाय साधूंचा वर्पंग जो वेश आहे तो झटकन धारण करताय कदाचित आणला की असे वस्त्र धारण करताय केले की अशी के जटा वाढवतो मग जटा भगवी वस्त्र असण ही वैराग्याची त्यागाची सोचक आहे बहिरंग चिन्ह बघून कुणी कुणाला नमस्कार करतो याला काही महत्व नाही त्याचं यथार्थ स्वरूप जाणून त्याला नमस्कार करणं हे त्याच्यापेक्षा महत्व आहे फार फार महत्वाच असं जाणवत तर ते स्वरूप समन्याची गरज आहे ते गुरुंच स्वरूपात गुरुंच मुख्य स्वरूप सांगतात आणि एका आणि रूपकाच्या द्वारे सांगतात आता उपाय वन उपायांच वन त्यातले वसंत जे आज्ञेचा ब्रह्मविद्येचा अहेव तंतु मंगळसूत्र आहेत अमृत असून परब्रह्म स्वरूप असून मूर्त रूपाला अवतरलेचा मूर्ती केवळ या दिनांचा उद्धार होण्यासाठी करण्यासाठी अवतरले याच चा नावच आहे अमृतची परिमृत्तू कारुण्याचा बाकीच्या विषयाकडून द्या कुंडली वरद लक्ष्मी ज्ञानदेव आता मोक्ष प्राप्त होने करता साधन चतुष्ट संपन्न अधिकारी जोडे करतो जेवडे मन ये वनारा शोभा समुद्धि करना जो ऋतु विशेष तो वसंत जो मन श्रीगुरु आज्ञेचा म्हणजे ब्रह्मरुप जी आज्ञा तिचा आहे मंगळसूत म्हणजे त्यांच्या दुःख निवृत्ती करता आकार धारण केलेला असा आहे <coughs> <श्वर> महाराजांनी <coughs> या ओळीमध्ये श्री गुरु यथार्थ स्वरूप सांगून त्यांना वंदन केलेलं आहे यामध्ये जो प्रारंभीचा शब्द वापरलेला आहे हा आता हा आता जो शब्द आहे हा सुद्धा दोघर्थ संपन्न असलेला अनेक अर्थवाहक असलेला इतकंच नव्हे तर ते सर्वच्या सर्व यथार्थ अशा स्वरूपाचे अर्थ ज्याच्यात आहेत अर्थातच यथार्थ अर्थवाहक असा हा आता शब्द वापरलेला आहे या आता शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं आणि स्वभावाचं दर्शन त्याच्यामध्ये घडत आता हा शब्द अनेक आशयांनी अनेक अर्थछटांनी परिपूर्ण भरलेला आहे या एकानेक स्वरूपाच्या असलेल्या अर्थछटा या आता शब्दामध्ये गुंतवलेला आहे हा आता शब्द ज्ञानेश्वर महाराज फार ठिकाणी वापरतात आणि त्या त्या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या भावांच्या छटा कि जे सर्व भाव जे सर्व अर्थ स्वरूपर स्वरूप चिंतन के की आता हा शब्द संपन्न व्याप्ति फारे प्रमाणपूर्वक जारी विचार ती कर दिस की फार मोटी है आता शब्द मधे सूप्त स्वरूप स्वरूप लपले सहजी न करना ृत्तीला सहज लक्ष येणारे ठोकळमानाने ज्याचं दर्शन घडणार नाही त्याच्यासाठी क्षणभर का होत नाही पण डोक्यावरचा फेटा गुडघ्यावर घेण्याची मांडीवर घेण्याची गरज आहे याचा अर्थ थोड स्थिर होण्याची गरज आहे स्थिरतेने हे लपलेले एकानेक अर्थ व त्यातले ज्या अर्थछटा आहेत त्या अर्थछटांच्या पैकी काहीतरी अर्थछटा आपल्या लक्षात येतील ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिल्यानंतर आपल्या गुरूंच्या जवळ जे मागणं मागितलं त्या मागण्याचं नाव आहे कसायदान मागन। तसं गंमत आहे लक्षात नाही ते आहे मागणं पण मागण्याचं नाव ठेवलंय कसायद कसा आहे म्हणजे प्रसाद दान प्रसाद दान म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्या जवळ मागितलेलं मागणं त्या मागण्याच्या पूर्वी वास्तविकते आहे मागणं पण नाव ठेवले दान प्रसाद दान हे त्याचं नाव आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्या गुरुवर शब्दात बोलायचं झालं तर पोटात शिरून मागणं मागितलं ते पोटात शिरून मागणं मागितलं असल्या कारणाने त्या मागण्याच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी हाच शब्द वापरलेला आता विश्वात मु वाघ यज्ञे तोशावे दोषोनी मज द्यावे आका शब्द वापरलेला आहे हा आकाशब्द संस्कृत मधल्या आणि अथ शब्दाच्या व पारित्रिक सर्व पदार्थ मिथ्या आहेत म्हणून जिज्ञासूने ब्रम्हजिजासा करत जा ब्रम्ह विचार करावा असा जसा तिथे अथ शब्दाने विचार सांगितलेला आहे त्याप्रमाणेच हा आकाशब्द आहे त्या चांगल्या शब्दात बोलायचं झालं तर अनंतर जर आपण अर्थ घेतला तर तो पहिल्या प्रकरणात देव आणि देवी प्रकृती आणि पुरुष या उभय नामाने नांदणारा एकच पुरुष एकच चैतन्य एकच देव त्या देवाला त्या अद्वितीय परमेश्वराला अभिन्नत्वाने नमन केल्यानंतर आता आता शब्दाचा अर्थ पहिल्या प्रकरणाशी जर आपण संबंध लावला असं आपल्याला दिसून येतं की पहिल्या प्रकरणानंतर म्हणजे देवोदेवी या नावाने नांदणारा एकमेवाद्वितिय परमेश्वर त्याला अभिन्नत्वाने नमन केल्यानंतर दुसरा अर्थ आपल्याला असा दिसून येईल की आता हा शब्द, आता शब्द अथ शब्द ज्याप्रमाणे काल आपल्याला असं सांगितलं होतं अथवा असं शब्द आपण वापरतो त्या अर्थानेही हा आता शब्द आहे पक्षांतरम द्योतयती दुसरा आता शब्द दुसरी दुसरा आता तुम्ही अमान्यत्व मादंबित्व महिषा शांतिरा जिवम या उभ्या आपण वाचा तिथे अमान्यत्वाचं वर्णन संपलं एकेकाचं एक वर्णन संपलं की दुसरं वर्णन सुरू झालं कि तिथे आता शब्द आहे संपूर्ण ज्ञानेश्वर बारकावे बघा आपल्याला दिसून म्हणजे दुसरा पक्ष सुरू केला जातो त्यावेळी आता शब्द ज्ञानेश्वर महाराज वापरला म्हणून पक्षांतर देवत ये शब्दाने दुसरा पक्ष सांगतो काय दुसरा पक्ष सांगतात मी आता देवाला वंदन केलं आता मी गुरुला बंद वंदन जरी दोन्हीकडे समान असलं तर वंदनीय पहिल्या प्रकरणात देवो देवी शब्दाने नांदणारा एकमेव देवाय आता गुरु शब्दाने नांदणारा देवा गुरु रूपाने नांदणारा देव आहे कारण देव आणि गुरु यांच्या स्वरूपात ज्ञानेश्वर महाराजिंकितही भेद मानित नाहीत तत्वत परिपूर्ण अभेद मानतात एक रूप मानतात हे त्याचं वैशिष्ट्य असल्या कारणाने वेगळ्या रूपाने दुसऱ्या रूपाने गुरुना वंदन करतात म्हणून पक्षांतरण दे तिसरा अर्थ असा आहे आता शब्दाचा आरंभार्थ आरंभ करण्याच्या रूपाने मी आता दुसऱ्या प्रकरणाला आरंभ करतो असथम अध्याय आता पहिला अध्याय आरंभ होतो आहे त्याप्रमाणे आता इथे दुसरा अध्याय आरंभ होतो आहे त्याप्रमाणे इथे दुसरं प्रकरण आरंभिल जात आहे असं सुचवण्यासाठी म्हणून आता शब्द किंवा या ग्रंथाच्या सरते शेवटी अर्थात ज्ञानेश्वरीच्या सरते शेवटी एका ठिकाणी असं म्हटलंय आता जी एथ वरले पायी कपण आता शब्दाने आता फक्त माझं सेवकपण ज्याला म्हणतात तेवढं शिल्लक राहील मनुष्याने ग्रंथ श्रवण केला अर्थात थे जे मी आपल्याला सांगणार आहे त्यांची जर आपण यादी करायची तर संपूर्ण आणून ठेवावं लागेल आवडीचे शब्द म्हणून काही निवडलेले आहे सगळेच वापरलेले शब्द महाराजांच्या आवडीचे आहेत पण त्यातल्या त्यात त्यांच्या विशेष आवडीचे म्हणून शब्द जर आपण जमा करायचे ठरवले त्याचा संग्रह करायचा ठरवला तर त्यात पायीक शब्दाची योजना करावी लागेल योजना करावी लागेल शुद्ध स्वरूपाचा जिथे गुरु शिष्य संबंध आहे बनावट बेगडे स्वरूपाच्या गुरु शिष्य संबंधाबद्दल मी आपल्याला सांगत नाही हे ध्यानात ठेवून ऐकायचे संपूर्ण एखाद कार्य का संपल्यानंतर गुरूंचा उपदेश श्रवण केल्यानंतर शिष्य कृतार्थ झाल्यावर किंवा शिष्याने गुरूंची एखादी असा एक संवाद घडल्याचा दिसून येतो त्यातल्यांदा चांगला अर्जुनाचांथ सांगायची वेळ होती त्यावेळी आरंभी देवाने त्या अर्जुनाला तस्मात युद्धस्प भारत अर्जुना युद्ध केलं पाहिजे होणं हे क्षात्र ते नाही तू अमुक वागलं पाहिजे अमुक वागलं पाहिजे अरे हे तुला विश्वरूप मी दाखवलं कधीही मी कोणाला दाखवलं नाही माझ्या जवळ बसणाऱ्या मांडीला मांडी लावून बसणार आहे ज्याच्या हातात माझे पाय सदाच आहे त्या लक्ष्मीला मी दाखवलं नाही बंधू बळीभद्र त्याला मी हे दाखवलं नाही पण माझा तू सखा असल्या कारणाने मी तुला हे विश्वरूप दाखवलं तू आता असं कर अर्जुना हे विकृती आणि घोर तरी कृतनिष्ठियाचे घर हे चिकन हे माझं जे विश्वरूप आहे हे तुला विकृत थोडं घोर भयंकर वाटत असेल पण माझं हे खरं रूप आहे तू याच्याकडे तू लक्ष ठेवलं पाहिजेस कुठेही तू चतुर्भूजी रुपडं घेऊन बसलेस असंही भगवंत त्याला बोलायला कमी झाले नाही किंवा कमी केलं नाही भगवंताने असेही बोलले भगवंत त्या पुढे जाऊन भगवान काय म्हणाले तमेव शरणंग सर्व भागेन भारत भगवान असे प्रकारचे उपदेश करून ग्रंथाच्या शेवटी अर्जुनाला असं विचारलं की अर्जुना मी तर सर्वज्ञ मला तर सगळं समजतंच पण शास्त्र मर्यादा म्हणून त्याला विचारलंय कच्ची कसा काय भगवंताला कळत नव्हतं की त्याने एकाग्रतेने ऐकलंय का नाही जर समजा भगवंताला हे कळत नसेल तर सर्वज्ञ कसला पण पद्धती म्हणून संप्रदाय म्हणून त्यांनी त्याला विचारलेला आहे की अर्जुना तु हे ऐकलंस का माझी सांडी विखुरली गेली काय तू लक्षपूर्वक ऐकलंस का मी जसं तुझ्या कानाच्या हातात दिलं तसं तुझ्या कानांनी तुझ्या चित्ताच्या हातात दिलं का हे हस्तांतरित होताना मध्ये सांडू विखुरी गेलं कारण कित्येक कि वेळा कानापासून चित्तापर्यंत जाई तोपर्यंत आपल्या आपल्यातच कितीतरी मध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि मग सांगताना तर फारच होतात मग काय बोलायचं कारण जसं आपण ऐकलेलं आहे तसंच आपण सांगू असं काही होत नाही म्हणून तर एखाद्याची ऐकलेली बातमी एखाद्याने जर दु, दुसऱ्याला जाऊन सांगितली त्याला तर त्याला थोडस तिखट मीठ त्याच्याकडनं कळून किंवा न कळून लावलं जात म्हणजे बुद्धी पुरस्करच लावलं जातं असं समजायचं कारण नाही अबुद्धी पुरस्त असं घडतं म्हणून माणसाने नेहमी आमच्या तात्या म्हणत असत तुम्ही जर काही बोलल्याचं आपल्याला समजलं आणि आपल्याला जर खरोखरी शंका निर्माण झाली तर खास स्वारीची भेट घेऊन आमने सामने खुल्लम खुल्ला विचारून त्याचा निर्णय करावा म्हणजे लवकर हो नाहीतर घोटाळे गोंधळच निर्माण होण्याचा जास्त संभव असतो सार अभिप्राय अर्जुनाला विचारले देवाने कि तू हे ऐकलं खरोखरी कानांनी तुझ्या चित्ताच्या हातात जसच्या तसं दिलं काही मध्ये सांडूरी गेलं अर्जुनाने उत्तर दिलेलं आहे तिथं नष्टो मोह स्मृति भगवंता अज्ञान निवृत्त झाले माझ्या स्वस्वरूपाची मला प्राप्ती झाली मला आत्मविज्ञान झालं मला माझ्या स्वरूपाची पूर्ण नाम प्राप्ती अभिव्यक्ती ती झाली आता मला काहीही शुल्लभ राहिलं नाही देव पूर्वी म्हणत होता असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे हे वागू नको हे वाघ असा सांगणारा देव अर्जुन म्हणत होता मला तू देवा युद्ध करायला सांगू नको वर भिक्षा मागता भली गिरी कंदर सेवीची पण युद्ध नाही करायचं असं म्हणणारा अर्जुन दोघांच्या भूमिका कशा आहेत बघा सुरुवातीला शेवट कसा आहे बघा <coughs> भगवंताला विचारलं अर्जुनाने देवा आता मी तुझ्याला जवळ हे सगळं श्रवण केलं मी आता काय करावं अर्जुन विचारतो पूर्वी मी अमुक करीत नाही म्हणत होता देव अमुक कर म्हणत होता आता अर्जुन म्हणतोय मी काय करावं तू मला सांग नष्ट म्हणतो आता असं अर्जुना मी तुला जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं माझ्या चित्तात आता काही सांगायचं शिल्लक राहील मी तुला सांगितलेल्या संपूर्ण उपदेशाचा विवेक करून तुला जे नीट समजलं असेल करिश वचनंत अर्जुन म्हणतोय देव म्हणतोय कथा गुरु अमुनारा देव तुझ्या इच्छेप्रमाणे वाघ म्हणतोय आणि अर्जुन अमुक करतो अमुक करीत नाही म्हणणारा अर्जुन करीत सांगाल ते मी करतो तुमची आज्ञा जी असेल त्याप्रमाणे मी वागतोय ती उरले माझे पायी कर अर्जुनाची आत्ता भूमिका अशी बदललेली आहे की अमुक करतो करीत नाही गुरुवाज्ञा पाळतो पाळीत नाही थे छे गुरुची आज्ञा जी येईल जी येईल ती या शब्दाचा अर्थ मला अनुकूल असली तर असं त्याच्या शब्द नाही झाल्याचं आम्हालाही आमची मुलं म्हणतात महाराज तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकतो फक्त संसात लिहिले असतं आम्हाला अनुकूल असेल तर तसं नव्हे अनुकूल असो प्रतिकूल असो तू जेव्हा देवा जे सांगशील ना ते मी आता करायला तयार आहे याचं नाव भरतेविषयी तू देशील ती आज्ञा ही बरी वाईट असा सुद्धा त्याचा अर्थ नाही जी बरी वाईट असेल ती सगळी मला बरीच आहे अशा पद्धतीने वागणं याला म्हणायचं काय इथ जी उरले माझे पायिक पण याचं नाव आहे आता आता म्हणजे गुरुंनी उपदेश केल्यानंतर कर्तव्य बुद्धी पूर्ण निवृत्त झाल्यानंतर उर्वरित प्रवृत्त झाल्यानंतर गुरुवार प्रमाणे वागणं त्यांची सेवा करणं एवढंच माझं कर्तव्य शिल्लक राहिलं आता बाकी काही कर्तव्य नाही असाही त्या आता शब्दाचा अर्थ आहे दुसरा आता शब्दाचा अर्थ असा आहे ज्ञानेश्वर महाराजांचे हे सर्व अर्थ अभिप्रित अर्थ आहे याहून अधिकही त्यांच्या हृदयात अर्थ असणं संभव नाहीये पण आपल्या बुद्धिरूपी चंबूज जेवढे सुचतात तेवढे आपल्या पुढे मांडणं आपलं का मौलीच <coughs> हे वर्णन असल्यामुळे मौलीचे हे, हे, नहीं। नहीं नहीं हे नहीं। नहीं नहीं नहीं शब्द असल्या कारणाने एका भाषा प्रभूचे हे शब्द असल्या कारणाने एका भाषा कुबीराचे शब्द असल्या कारणाने नवे नवे भाषा निर्मात्याचे हे शब्द असल्या कारणाने नवे नवे भाषा निर्माण करून शब्द निर्माण करून त्याला अर्थ प्रदान करण्याचं सामर्थ्य ज्या महापुरुषाच्या अंगी आहे त्या महापुरुषाचा हा शब्द असल्या कारणाने त्याचा मी विचार किती सांगणार पण अल्प त्याचे चिंतन म्हणून आपल्या मांडायचं असल्यामुळे हे म्हणतो दुसरा आता शब्दाचा अर्थ असा आहे आता या म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं माझ्या उद्देशाची पूर्ती वापर हे सगळं ठीक आहे माणूस काम करतो करीत नाही असं नव्हे पूर्ती म्हणून ज्याला म्हणतात त्यात झाली पाहिजे म्हणून आता शब्द इथे महाराजांनी वापरलाय उद्देशपूर्ती म्हणजे काय ते सांगण्यासाठी थोडस सा एक वेगळं प्रकरण आपल्याला सांगण्याची जरूर ते म्हणजे मंगलाचरण जे, मंगला जे केलं जातं आता शब्दाने ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं मंगलाचरण करतायत गुरूंचं वंदन करतायत तेव्हा श्री गुरूंच्या वंदनाचा म्हणजेच एकंदर मंगलाचरणाचा जर आपण विचार केला तर यात महाराजांना काय मागायचं आहे काय उद्देश आहे ते आपल्याला दिसून ये मंगलाचरण जे केलं जात त्याविषयी अनेक कारण आपण सांगतो अनेक हेतू त्याचे सांगतो नास्तिक आता आळ येऊ नये घेतलेला ग्रंथ निर्विघ्नपणे परिसमाप्त व्हावा इत्यादी उद्देश आपण सांगतो नेहमी ते सर्व उद्देश लक्षात घेऊन ते तर उद्देश महाराजांचे असतीलच पण त्या व्यतिरिक्त काही उद्देश आहे उदाहरणार्थ पतंजली त्या मंगलाचरणाचं वर्णन करताना असं म्हटले मंगलादिनी ही शास्त्राने प्रथं मंगल जे केलं जात ते पतंजली म्हणतात कि मंगल हे नेहमी ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी ग्रंथाचा पूर्ण अभिव्यक्तीसाठी ग्रंथ निर्विघ्नपणाने परिसमाप्त व्हावा व तो जगामध्ये प्रसिद्ध व्हावा सगळ्या लोकांना माहीत व्हावं ग्रंथ प्रसिद्ध करणं योजना करणं हे फार एक मोठं काम आहे त्याचा अर्थ असा की त्या ग्रंथकर्त्याचं मागचं व्यक्तित्व त्याच मनाचं दांडग थोर असलं पाहिजे हे लक्षात घेऊन नाही काल सांगितल्याप्रमाणे प्रेमळ कथा लिहिणाऱ्या आचार्यांचा सुळसुळाट भुजभुजाट झालाय सगळी बजबज पुरी झाली आहे त्याचं वर्णन करण्यात काहीही असेल नाही त्या प्रसिद्धीला धरूनही लिहिलं जात नाही त्याच कारण सांगतो त्या ग्रंथाला जरी प्रसिद्धी मिळाली तरी काल सांगितल्याप्रमाणे त्या ग्रंथापासून लाभ काही नाही लाभ काही नाही म्हणजे त्याच्यात अनुकूलता नाही आणि त्याच्यामध्ये प्रयोजनशीलता नाही प्रयोजन युक्तता नाही या ग्रंथामध्ये अनुकूलता आहे याच्यात पुन्हा प्रतिकूलता निर्माण होणार नाही आणि सप्रयोजन आहे या ग्रंथाला फल आहे अशा कारणाने याच ग्रंथाला आणि मंगलाची आवश्यकता किंवा मंगल केल्याचं हे त्याचं वैशिष्ट्य असं आपण समजा तेव्हा प्रसिद्धी व्हावी प्रचार व्हावा लोकांपर्यंत हे तत्वज्ञान जावं हे तर ठीकच यासाठी तर मंगलाचरण केलं जातच पण आधे तारश्चियुक्त यथास्थ्य होती पतंजली सांगतात माझ्या या ग्रंथाच अर्थात कोणत्याही ग्रंथाच जो जो ग्रंथ जो ग्रंथ लिहित असेल तो त्या ग्रंथाच जो अध्ययन करायला प्रवृत्त होईल त्या ग्रंथाच श्रवण करायला जो प्रवृत्त होईल पठणे पठणे श्रवणे मोक्षुच म्हणजे त्या ग्रंथाचं पठण करायला प्रवृत्त होतो म्हणजे पाठ पाठांतर करायला प्रवृत्त होतो पारायण करायला प्रवृत्त होतो कुणी त्याच्या अर्थचिंतनासाठी प्रवृत्त होतो कुणी म्हणतो बाबा हे अर्थचिंतन किंवा हे पठण होणार नाही पण तुम्ही सांगा मी त्या तुमच्या देवळाच्या पडछाईमध्ये बसून कान लावून ऐकतो श्रवण भक्ती त्याला म्हणतात ती मी करतो त्याला पण मोक्षच प्राप्त होईल असं जसं ग्रंथाचं वर्णन केले त्याप्रमाणे माझ्या या ग्रंथाचं अध्ययन करणारा माझ्या ग्रंथाचं पठण करणारा माझ्या ग्रंथाचं श्रवण करणारा त्या श्रवणकर्त्याची वृद्धी व्हावी त्याला सुखाची अभिवृद्धी व्हावी सुख लाभ व्हावा हाही ग्रंथकर्त्याचा हेतू असतो त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी आपल्या ग्रंथाच्या अध्ययनाने श्रवणाने व अर्थचिंतनाने कोणत्या फलाची प्राप्ती व्हावी हो हा उद्देश स्पष्ट लिहून ठेवला असल्या कारणाने माऊलीचा यामागे काय उद्देश होता म्हणून कोणी विचारायचं आणि समजा कोणी या व्यतिरिक्त उद्देश सांगू लागला तर त्याला विशेष प्राधान्यही द्यायचं कारण ज्यावेळी एखादा ग्रंथकर्ता आपला उद्देश सांगत नाही अभिप्राय सांगत नाही त्यावेळी अर्थकर्त्याला स्वातंत्र्य पण ग्रंथकर्ता ज्यावेळी आपला उद्देश सांगतो त्यावेळी अन्य सर्व अर्थांची करून तो निश्चित एका अर्थाची करीत असल्या कारणाने हात घालण्याला ढवळाढवळ करण्याला कोणालाही अधिकारण्याचं लक्षात ठेवतो त्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी आपल्या उद्देशाचा उल्लेख केला, आणि तो स्पष्ट रीतीने मनुष्याला उदाहरणार्थ हरिपाठ नावाचा ग्रंथ जर आपण घेतला त्या ग्रंथाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले माझ्या ग्रंथाच माझ्या या हरिपाठाच चिंतन करणारा मनुष्य हरिपाठ म्हणणारा माणूस नामचिंतन करणारा माणूस नामसंकीर्तन करणारा माणूस नामाचा पाठ करणारा भोग करणारा अत्यंत मोठ्या शब्दात घोष उद्घोषाने नामचिंतन करणारा व उपांश जप करणारा मानस जप करणारा याला खोल कोणतं व्हावं सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकाम अर्ध घडी राहू नको महाराज निला सर्व सुखाची इच्छा आहे त्याने या ग्रंथाचं अध्ययन कराव्याचा अर्थ सर्व सुखाचा लाभ होणं हे माझ्या हरिपाठाचं मुख्य फल आहे हा माझा उद्देश आहे की माझ्या या पठणकर्त्यास सर्व सुखाचा लाभ व्हावा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आपण जर चिंतन केलं तर हाच उद्देश त्याही ग्रंथाचा शेवटी महाराजांनी लिहून ठेवलेला आहे तो म्हणजे असा किंबहुना हो सर्व सुखी पूर्ण होखंडित किंबहुना हो फार काय सांगावं हो। सर्व सुखाने त्रिभुवानाने तिन्ही लोकाने मनुष्य तिरक देव या सर्वांनी आणि सर्व सुखाने परिपूर्ण व्हावं हे पुन्हा विशेष सुखा सुखा या हो वो सुखा सुख, सर्व सुखाचा म्हणजे ज्या सुखामध्ये होतो व जे भोग निरपेक्ष स्वरूपाचं सुख आहे जे अविचणार आहे अशा प्रकारचं न सरणार आहे अशा प्रकारचं जे सुख त्या सुखाने आणि सर्वच्या सर्व जीव परिपूर्ण व्हावे हा सुखप्राप्तीचा ग्रंथ अध्ययन करत्यास आणि उद्देश मनात ठेवून म्हणजे श्रोत्याला ग्रंथाध्ययन करणाऱ्याला सुख प्राप्त व्हावं हा उद्देश मनात घेऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलाय असं आपल्याला दिसून येईल चांगदेव योगी, योगी राज असं ज्याला म्हणता येईल आपल्याला यद्यपि चांगदेवाची योग्यता ज्ञानदेवांच्या मानाने कमी दर्जाची आहे ज्ञानदेव महाराज हे चौदा वर्षांचे होते आणि चांगदेव महाराज हे चौदाशे वर्षांचे होते हे चौदाशे वर्षांचे वृद्ध होते पण चौदा वर्षांच्या या बालमहात्म्याला नाही थोर आहेत म्हणून या योगीराजासाठी केवळ एकट्या योगीराजासाठी कि ज्या योगीराजाच्या बायी आपल्या सारख्याने आनंद लोटांगण घालावी आणि मागाव की हे चांग देवा तू ज्या बोधाने संपन्न झालास तुला जो बोध दिला तो बोध ही असं ज्याला मागणं करावं त्या चांगदेवासाठी फक्त पासष्ट उभ्या लिहिले त्याचा अधिकार जाणून त्या ग्रंथाची सुरुवातच मिळत आणि शोधनापासून विचार प्रसंगाने आलेला आहे कारण त्याची पूर्ण शुद्धता झालेली होती म्हणून त्याला तत्पद विचारापासूनच विचार सांगायला ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली आणि त्या ग्रंथाचा शेवटी महाराजांनी सांगितले तिया करी जो या दर्पण करी लो तो आत्मा एवढ सुखा लाभा सुखा योग्य होय यो सुखाच्या महाराज म्हटले की आत्म्या एवढ्या सुखाला तो अधिकारी होतो सुख म्हणजे हे एवढं मोठं चांगदेव पासष्टी च्या शेवटीही महाराजांचा अभिप्राय चांगदेव पासष्टी या ग्रंथाच्या अध्ययनानेही माझ्या अध्ययन करत्यास सुख लाभ व्हावा हाच हेतू आहे आणि त्याही पुढे जाऊन आपण करतो या ग्रंथाच्या स्वतः असं म्हटलेलं आहे की मी हा जो ग्रंथ तुम्हाला आता सांगणार आहे कोणता हा अमृतानुभव नावाचा ग्रंथ हाही ग्रंथ असा आहे म्हणून ज्ञान देव म्हणे अनुभवामृते येणे सणुभोगी जे सणे विश्वाचे महाराज म्हणतात माझा जो हा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आहे हा अमृतानुभव नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ सरते शेवटी मी संप प्रार्थना करतो की देवा माझा एक उद्देश आहे की जो कोणी या ग्रंथाचा अध्ययन करीन तो अध्ययन करता भोग निरपेक्ष सुखाने सुखी व्हावा म्हणजे सुखरूप व्हावा सुखी म्हणजे त्याचं परिवर्सन पुन्हा दुःखात होणारा असला नव्हे सुखरूप, जा सुखरूपते सदरुपता है, है, है, है तद्रुपते हा वहाँ हो, हो हो, मी देवा अपने जो प्रार्थना कर या उद्देश पूर्तीसाठी मी नमन करतो आहे असा या आता शब्दाच्या मागे महाराजांचा अभिप्राय असला पाहिजे असं दिसून येत त्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आता शब्द वापरून एक गोष्ट सुचवली की महाराज हे सगळं मी आपल्या जे बोललोय माझा जो उद्देश आपल्या मांडलाय हा मांडत असताना एखादी असं वाटणं संभव नाहीये कि माझा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून सांगणं तुम्ही कोण एखादा माणूस येऊन म्हणायला लागला की मला तुम्ही एक हजार रुपये द्या तर सांगू तू मला द्या म्हणणारा कोण देणं न देणं माझ स्वातंत्र्य ते नाही का हे स्वातंत्र्य माझं आहे देणाऱ्यांचं स्वातंत्र्य एखादा माणूस येऊन म्हणायला लागला मला अमु सांगा तर तो सांगणारा सांगा तू तू काय माझा गुरु आहे काय तर तुझा नोकर आहे मला येऊन अमूक सांगा म्हणायला असं कधी कुणाच्या मनातही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता म्हणण्या आता म्हणजे मी प्रार्थना ती विनंती आहे माझी विनंती असं सुचवण्यासाठी आता शब्द वापर तो कारण मला सुद्धा काही अर्थाने असा आता शब्द वापरतात ज्या माणसाचं आयुष्य अर्धा काही संवादी काही शास्त्र विसंवादी असं काहीतरी घडतं माणसाच्या शुभाशुभ कर्म करण्यामध्ये व्यवहार घडत असतो इंद्रिय प्रवृत्त होतात तांडाच्या तांडा, तांडा प्रवृत्त होतो तू करा महाराजांनी ते सगळं बघितले एका त्याला अनुताप तीर्थामध्ये नऊ निघालेलं ले बघितल्यानंतर महाराज म्हणतात ठीक आहे आता तरी तुला हे कळले ना नक्की आता तरी पुढे हाचे उपदेश आतापर्यंत ठीक आहे मागे झाले ते पाहू न पुढे जामीन आहे तुका याच्या पुढे म्हणले मी जामीन आहे पण आता तरी पुणे याच्या पुढे तरी तू नी तू तु वागलं पाहिजे असं सांगण्यासाठी आता शब्द वापरला अशा अनेक आशयांनी संपन्न असलेला आता शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी या दुसऱ्या प्रकरणात आरंभाला वापरून या सर्व अर्थांचं सूचन आपल्या आहे असं आपल्याला दिसून येत हा आता उपाय वन वसंतो मोठी वेगानेच अनेक उपायांच प्रतिपादन केलं आहे त्याच कारण अनेक अधिकाराचे लोक आहेत म्हणून अधिकार करावी लागतात भगवत गीते साधन प्रतिपादन केली आहे पहिलं साधन सांगितलं बाराव्या अध्यामध्ये अयोजना तू कृतार्थ व्हायचाय ना मग असं कर मय मनाध मयी बुद्धिम निवेशय निवशिष मयए अतवर्धन संशया मन द्यायचं बुद्धी द्यायचं कामा मन आणि बुद्धी देणं एवढं अवघड आहे मन द्यायचं या शब्दाचा अर्थ पुन्हा आपण संकल्प करता कामा नाही म्हणजे बुद्धी द्यायची या शब्दाचा अर्थ डोकं चालवायचं नाही डोकं असून हा नसून नवी तुम्ही म्हणा असून चालवायचं नाही का नसून चालवायचं नाही असून चालवायचं किंवा तुम्हाला खरंच सांगायच झालं आपल्याला कृतार्थ व्हावा ना जो माणूस आपली बुद्धी आपल्या गुरुंच्या मई बुद्धी निवेश मला बुद्धी देऊन टाक मग बाकीचं लोक तेव्हा बुद्धी देणं म्हणजे परतंत्र होणं कान आपला त्यांच्या ताब्यात देणं बौद्धिक गुलामगिरी पत्करण यात काहीही दोष नाही कारण या बौद्धिक गुलामगिरीमध्ये या समर्पणामध्ये म्हणून मी तुम्हाला सांग जे जे थोर पुरुष होऊन गेले त्या स्वतः अतिशय बुद्धिमान होतो पण त्यांनी आपली स्वतःची बुद्धी दादांच्या जनने समर्पण केली आणि सांगितलं की मी आता माझं डोकं चालवणार नाही आता ते बुद्धिमान झाले खरे स्वतंत्र झाले खऱ्या स्वातंत्र्याला प्राप्त झाले ज्ञानरूपतेला पावले हे ओ, बुद्धी समर्पणाचं वैशिष्ट्य बुद्धी त्याग करण्यामध्ये वैशिष्ट्य आहे अह कष्ट सायास करून बाद समानाधिकरणाच्या चिंतनाने बुद्धिपरित्याग करण्यापेक्षा समर्पणानं करणं किती सोपं आहे हा समर्पण करणाऱ्याचा अधिकार एवढा काय काय कि त्या बाधिकरण करणाऱ्याची यो यो यो जी योग्यता असेल ती योग्य चिंतन करायचं आहे पुन्हा पुन्हा मागचे संस्कार डोकं वर काढतात पुन्हा पुन्हा हे दशम कामनामध्ये निर्माण होते आणि पुन्हा पुन्हा वाटत नाही मी जीवसाहेम्ह कसा असेल त्याऐवजी आपली बुद्धी एकदा गुरुला समर्पण केली गुरु आणि ती बुद्धी झाली आपलं त्याच्याशी काही संबंध तुटला असं जर मनुष्य समजून अर्जुन म्हणला हे काही पेलण्यासारखं दिसत नाही भगवंता काही लक्षात आलं समजा या आधी कार्याचे लोक नसले तर अथचित्तन समाधातून न शकणू अशी आता काय कर अभ्यास योग येई न आपल्या अभ्यास नाही जमला तर अभ्यास एक समर्थ होतात त्याच कारण त्याच्या अधिकाराचे जगात लोक आहेत म्हणून म्हणून साधना नाम अनेकता साधनाची अनेकता असले असते ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट ज्ञात असल्या कारणाने साधनांची ती अनेकता उदाहरणार्थ यज्ञ याग आहे तपश्चर्या काल आपल्या सांगितल्याप्रमाणे तपश्चर्या व्रत वैकल्य म्हणा किंवा तपश्चर्या म्हणा ती तपश्चर्या कि जी तप या संज्ञेला प्राप्त होईल त प या शब्दाविषयी व म्हणत असं त्याचे उलट करा म्हणायचे अक्षर त प त्याच उलट होत प त आपली देवाच्या घरी पत निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर त परा तर तोच करा सांगण्याचा आत्म आत्म आत्मा आपल्याला स्पष्ट कळावा म्हणून त्याचं साक्षात्मक ज्ञान व्हावं म्हणून शरीर प्राण इंद्रिय यांची आठणी करण याने अतिशय कष्ट सोसणं अर्थात हे कष्ट म्हणजे मनातील तसले कष्ट नव्हे कारण लोक म्हणतात मी म्हणले पिपाणी व्रत केले पिपाणी व्रत केले म्हणजे काय शेजारणीला जाऊन सांगायचं की अग ठकू भाई मी पिपाणी व्रत केले बरं का दिवसातन चार वेळा माझ्या घरी यायचं असतो आणि मला म्हणायचं की का पाणी पीत नाही का पाणी प्या म्हणजे दुसऱ्यानं पाणी प्या म्हटल्यानंतर पाणी प्यायचं याच नाव व्रत तर कुठे लिहिले हे <laughs> कुठे आहे का लिहिलं याला काही विधेयक आहे मनाने ते कल्पना केली लगेच सको भेटली तिला जाऊन सांगितलं लगेच व्रताला सुरुवात झाली हे पी व्रत नव्हे चा जरी हे स्वतःला प्राप्त होत नाही तप म्हणजे ते ही वेदाच्या आज्ञेप्रमाणे जो कष्ट सोसतो हा वैविध क्लेश सहन तपा तपाची व्याख्या करण याला पाहिजे अशा प्रकारचं तप आहे श्रवण मननिधी ध्यासन आहे भगवन नाम चिंतन आहे अशी एकानेक साधन आहेत ही सर्वच्या सर्व साधन ब्रम्ह प्राप्तीचीच आहे देवप्राप्तीचीच आहे ज्यावेळी बाबळीची झाड इथून तिथून लावलेली असते बाबळी शिवाय दुसरा झाड सापडत नाही एकाच जातीची एकानेक वृक्ष ज्यावेळी एकत्र लावली जातात तेव्हा त्याला वन ही संज्ञा प्राप्त होतो वन म्हणजे या डोंगराला जाऊन वन म्हणायचं नाही कारण हा आहे तिथे ठरवलंय वनीकरण करायचं म्हणून ते शहराच करायचं हे विशेष सापडे तळी सापडे पाण्याची ठिकाणं सापडेन आणि जिथे आहेत तिथलं खच्चीकरण चाललंय जिथे वन आहे तिथे खच्चीकरण चाललंय आणि शहरामध्ये वनीकरण करायचं काम झालं पूर्वी शहरामध्ये सुद्धा योग्य रूपाची वनीकरणाची स्थिती होती या असलेल्या स्थितीला नष्ट करायचं वनीकरण करायचं कारण त्याच्याशिवाय खातं चालणार नाही खातं म्हणजे खाऊ असं चालतं ते खातं नाही तर ते मला खातं चालायचं म्हणजे काय <laughs> खातं चालायचं म्हणजे जाऊ तिथे खाऊ हे जिथे चालतं त्याचं नाव खातं चालतं ते खातं चालणार कस हे खातं चालण्यासाठी म्हणून ते एकदा तोडण्यासाठी खायचं आणि एकदा वनीकरणासाठी खायचं म्हणजे एकाच गोष्टीचे दोन वेळा खाणं तयार करायचं एकदा डांबर मोडायचं सिमेंट व्हायचं सिमेंट मोडायचं पुन्हा डांबर होतायचं म्हणजे डांबरातही खायचं सिमेंटातही खायचंय का याचं नाव घाव जाऊ तिथे खाऊ हे जिथे चालतं त्याचं नाव खातं हे खातं चाललं पाहिजे म्हणून वास्तविक वनीकरण हे अतिशय महत्वाचं आहे कारण आरोग्याच्या दृष्टीने वायविक प्रदूषण ज्याला म्हणतात ते निवृत्त होण्यासाठी वृक्ष लावण्यासारखा दुसरा उपाय नाही हे आताचे वैज्ञानिकही मान्य करतात त्यांचं ऑक्सिजन हायड्रोजन काय काय भानगडी आहेत कार्बन डायऑक्साईड वगैरे काही भानगडी असोत त्यांच्या पण ईश निर्मित ही गोष्ट असल्या कारणाने जाती अनेक त्याला वन ही संज्ञा दी जा महाराज मनता उपाय वन उपाय च वन ब्रम्ह प्राप्ति सानेक उपाय महाराज उपाय वन उपाय संग्रह चीनी देशोभित उत्तम प्रकारचं झालेलं आहे त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुना वसंत ही पदवी दिली वसंत म्हणजे नाव नव्हे लक्षात ठेवायचं वसंत म्हणजे वसंत नावाचा ऋतू आहे एखाद्या माणसाचं नाव वसंत जर ठेवलं असलं तर ते ऋतूचं नाव ठेवल्याचं लक्षात ठेवा आता तो ऋतू असेल का राहू केतू असेल ते काय सांगत आहे ऋतू किंवा के केतू ऋतू हा मनुष्यावर प्राणी मात्रावर उपकार करणार आहे तर केतू हा ग्रह आहे काय केतू हा एक ग्रह आहे आणि तो मोठा आणि गमतीदारा ग्रह आहे की जो फस आ, देवाला फसवायला निघाला होता काय केतू ग्रह म्हणजे कोण देवाला फसवायला निघालेला ग्रह मग आता माणसाची काय तुम्ही बसलाय अह जो ग्रह देवाची त्रेदा तिरपीठ होतो तिथे पुजारीची काय कथा होत असेल हे <laughs> जर देव पहिले तो केतू तो, तो, तो निराव त्याच वसंत असलं तरी एखाद्याचं नाव असतं राम पण त्याच्यात अजिबात राम नसतो बर का <laughs> त्याच्यामध्ये अजिबात <आज़िवार> राम नसतो <laughs> तस एखाद्याचं नाव काय एखाद्याचं नाव आडनाव सहस्र बुद्धी एकाही बुद्धीचा पत्ता आडनावात्र आडनाव गोरे माणूस काळा कुळकुळी सांगण्याच तात तात्पर्य असं आहे की वसंत हे जे नाव दिलेले आहे श्रीगुरु नाते ऋतू या नावाने माझे श्रीगुरु म्हणजे हे वसंत ऋतू आहे हा जो वसंत ऋतू आहे तो ईश निर्मित जी वृक्षांची वन असतात त्या वृक्षरूपी वनांच्या मध्ये हा ऋतू येतो म्हणून याला वसंत ऋतू म्हणायचा हा उपायरूपी वनामध्ये येणारा वसंत रुप गुणा गुणा गुणा वसंत ऋतू तर खरा पण उपायूपी वनाच्या प्रवेश करणारा हा वसंत आहे ही उपमा देण्यात ज्ञानेश्वर महाराजांचं काय मनोगत होतं ज्ञानेश्वर महाराजांचं मनोगत असं होत भाग्य जयसा अनुकूल झाली आले उद्यम सफळ महाराज म्हणतात भाग्य जर अनुकूल झालं ना तर केलेला कोणताही प्रयत्न सफल होत एक माणूस बहिरविधीला गेला काही काम नाही तर बहिरविधीला गेला माणसाचं स्व असं मोडवी ती एक काळी महाराज म्हणतात माझं नाही तो असं काय उकरत बसला होता ते उकरत असताना त्याला असं काहीतरी थोडस वाटलंय काय लागलंय ते तर तो तो, तो उठला आणि ते खरंच त्याने उकरलं तर त्याच्यामध्ये त्याला मोहराचा अंडासा भाग्य जैसा उद्योग सफळ केलेला एक किरकोळ व्यवहार प्राप्त होतो ती श्रुताधीत सफळ गुरुकृपा असा श्रुत म्हणजे श्रवण केलेलं अधीत म्हणजे अध्ययन केलेलं आपण केलेलं केले सर्व श्रवण आपण केलेलं सर्व अध्ययन आपण अध्ययन करतो आपण श्रवण करतो पण ते सफल होत का होत नाही त्याचं कारण गुरुंची लोक आहेत वर्षभर लक्षावधी रुपयांचा व्यवहार करतात त्यांना विचारला शेवटी नफा तोटा पत्र काढला काय नफा झाला नफा काय नाही म्हणले तोट्यातच का उपयोग आहे उद्यम केलं पण प्रारंभाची जर अनुकूलता नसेल महाराजांनी कसं लिहिले उद्यमाचे निग्याचे भडसे संपत्ती ज्या पैसे घर देईल म्हणजे भाग्याचं भडस त्याचं मूळ त्याच प्राधान्य असलं पाहिजे आणि उद्यमाचं निमित्त पाहिजे किंवा तुकाराम महाराजांचं हे वचन असाय व्यवसाय निमित्त फळ येत असे संचित हा जर कर्मसेचा दृष्टांत आपल्या लक्षात येत असेल तर त्या दृष्टांता प्रमाणे उपयोगी पडत नाही त्याचं कारण गुरुकृपा नसते म्हणून श्रुताधीत सकल गुरुकृपा गुरुकृपेने साच साच होणे म्हणजे फल होणे फलाला जाऊन ते पोचणे परिपूर्णतेला प्राप्त होणे त्याप्रमाणे तैची भेती जै वसंत महाराज म्हणतात बनकर म्हणजे माळी माळ यांच्या आडनाव सुद्धा बरं का बनकर म्हणून म्हणून बनकर म्हणजेच माळी शब्दात हा आपल्या साऱ्या जन्मभर आणि त्या झाडाना पाणी घालतो हळद घालतो त्याच्या पानामध्ये जर कुठे एखाद पान वाळलं तर तेही काढून टाकतो कारण ते कुठे त्याला दुसऱ्याला ताप देऊ नये म्हणून मेन मशागत अगदी त्याला जपण सगळं व्यवस्थित करीत असतो पण एवढं सगळं करून जन्मभर हे कष्ट काढीत जन्मे काढी आटी हे सगळं वाट पाहत राहतो कष्ट करून कशाची वाट पाहतो कि मी या झाडाची एवढी मेहनत मशागत केली याला लहानाच मोठ केलं याला सुंदर ठेवलं याच्या सडकं पाऊ दिलं नाही याला कुठे गालगोट लागू नये म्हणून अति निर्मळ अति जपलं तो वाट बघत असतो कि याला फळ कधी फळासाठी मी एवढं सगळं केलेलं आहे जन्मभर प्रयत्न केले कष्ट केले पण फळेशी तयीची भीती चकारात जरी एवढं सगळं करून ठेवलं तरी फळाची भेद होत जन्मभर त्या फळाची वाट बघत बसावी लागते की याला फळ कधी लागेल म्हणून महाराजांनी चकारात्मक दिलेले भीती जे वसंत पावे वसंत ऋत्वाला की फळाची प्राप्ती होत झाडाला जपणं मेहनत मशागत करणं त्याला वाढवणं या सर्व गोष्टी बनकराने करायचे असतात आणि फळाची प्राप्ती मात्र वसंत ऋतू मुळेप्रमाणे उपायांचा साधनांचा अनुष्ठान, अवलंबान परत केलेले अनुष्ठान चळ करून रथ बदल करून बरं का अंगचोरपणा करून महाराजांनी कस म्हटलंय चोरा चोरासाठी रथ बदल आठ हा रथ बदल हा जळो जिणे दास माणूस सेवा करण्यामध्ये रथ बदल करतो रथ बदल करतो म्हणजे आज म्हणजे आज काय नागपंचमी नागाची उपासना आज म्हणजे सोमवार शिवाची उपासना आज म्हणजे गणेश चतुर्थी गणपतीची उपासना चलो आता काय म्हटले आज आज नवरात्र लागले म्हणजे आता देवीची उपासना चलो अरे काय चाललंय हे रथ बदल सेवेसाठी अंगचोर सेवा करायची पण अंगचोरपणानं करायची ते पण चालत त्याच्या पुढे मला झाले अठ्ठा असा कामच सांगायचं नाही तर मी माझं असं ठरलं की फक्त तुमचं जमा खर्चाच काम करायचं तुम्ही मला भांडी घासायचं काम सांगितलं तर माझ्याच्यानं जमायचं हे याला म्हणायचं अठ्ठा असेच करीन हे करणार नाही एवढंच करीन इतकं करणार नाही लिहिल हिशेब पण दोन तासाच्या वर माझ्याच्यानं जमणार याला म्हणायचा अठ्ठा कोणत्या रूपाचा अट्ट करीन माणूस काही सांगता येत नाही असं आहे महाराज मी तुमचं पण असं आहे तुम्ही कोथीत काय सांगायचं ते सांगायचं पण मी हिरवी काय वागतो याच्याकडे लक्ष नाही ठेवायचं मी वाटेल ते वागेल मी बाहेर गेल्यानंतर तंबाखू ओढावी का गांजा ओढायचं ते माझ्या हातात सांगायचं काम तुम्ही करा तुमचं सांगूया अरे काय काय सांगण्यावर त्याला म्हणायचं दास जळो जिणे दास्य लाजीरवाने महाराज म्हणता असल्या माणसाचं जिण असल्या माणसाचं दास्य हे सगळं ज्या सगळं लाजीरवाण आहे त्याला आग लागत कशासाठी मी आपल्याला सांगितलं सेवा करणारे आहेत उपाय करणारे आहेत अनुष्ठान करणारे आहेत पण त्याची अनुष्ठेय तत्परता म्हणतात ती श्रदावान, श्रद्धावान लगती ज्ञान तत्परा हा पहिली गोष्ट आहे तो अनुष्ठेय तत्पर असला पाहिजे तत्पर हा संयत आणि इंद्रियांचा निग्रह करणार असला पाहिजे संयत इंद्रिया ज्ञान ज्ञानाची प्राप्ती होती म्हणजे अनुष्ठान तत्पर असण अनुष्ठे तत्पर असण दक्ष असण आणि जितेंद्र जिंकणं वासनेचा तय इंद्रियांचा वासने जय संकल्पा वरी नयी मन यानावे अद्वैत खरे ब्रम्हज्ञान त्याला ब्रम्हज्ञानाला जोडल्या हे विशेष ब्रम्हज्ञानाच्या लक्षणामध्ये ती गोष्ट अंतर्भूत गेली सारा अभिप्राय इंद्रियांचा निग्रह करून जो गुरुंची सेवा करतो असा प्रयत्न करणारा मी आणि आपण एवढे सगळे प्रयत्न करून त्याला प्राप्त होत नाही प्रयत्न गुरुंनी प्रयत्न आपण करायचे पण आपण प्रयत्न करूनही त्याला फलाची प्राप्ती होत नाही म्हणून काय करायचं म्हणून गुरूंची वाट बघत असते कारण वसंत ऋतू सारखे वसंत ऋतू सारखी असलेली माझे श्रीगुरु ज्यावेळी त्या शिष्याला भेटतील त्यावेळी सगळीच्या सगळी बंधन निवृत्त होतात म्हणून महाराज म्हणतात शब्द जात आडो आलोडी एखाद्याने संपूर्ण शब्दमयमय सगळं बघितलं अथवा योगाधिक जे अभ्यास आहे शब्दाचं अध्ययन केलं योगाधिकांचं अनुष्ठान केलं एवढं सगळे जरी झालं तरी तै ते म्हणून आपुले जै सानुकूल श्री आपुले म्हणण्यामध्ये हो त्याच वेळी तुला फली होत होती मी केली आहेत असं तू समज ती त्याच वेळी तुला फलाला कारणीभूत आहेत असं समज की ज्यावेळी तुझे श्री गुरु तुला अनुकूल तोपर्यंत तुला म्हणता येणार म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता उपाय वन वसंत उपायरूपी वनातले आपण वसंतऋत्व आहात की ज्यामुळे आपली प्राप्ती झाल्यानंतर आम्ही केलेली सगळी साधने फलिभूततेला पावतील म्हणून महाराजांनी श्री गुरुंना वसंत ऋतूची उपमा दिली आहे असं सांगून यथार्थ स्वरूप गुरुंच वर्णन केलं एक गोष्ट तुम्हाला सांगतो कडे एक बाई दादांच्या आहे ती बाई काय म्हणाली की महाराज मी तुम्हाला शरण आहे मी तुम्हाला गुरु केलाय तेव्हा आता मी सर्वस्व तुमच्या पायी पूर्ण समर्पित आहे माझे काम माझे क्रोध माझे विकार विकार वैकारिक असलेले काही भाव हे सर्वच्या माझ्या मनोवृत्ती निवृत्त करून मला कृत बरं का माझ्याकडे आता काही नाही तर मी तुमची दादानी त्याच सगळं एकंदरीत व्याख्यान ऐकलं बोलणं दादा बुद्धिमान होते सगळं बोलणं संपतो एक अक्षर बोलले दादा सगळं बोलणं संपल्यानंतर दादा म्हणाले भाई तुमचं बोलणं संपलं काय म्हणले हे बघा तुम्ही समर्पित झाल्या गोष्ट खरी आहे तर काम क्रोधात एक विषयही मी काढायचे आणि पुन्हा तत्वज्ञान तुम्हाला देऊन मुक्तही करायचे कसं काय जमणार बा हा अर्थ असा आहे भाई तुम्हाला खरं सांगू का हा अगदी मी धैर्य केलं तर मी तुमच्या नाकाला हात लावे बाहेर आला शेंबूड तर पुसून टाकेल पण शेंकरायचं काम कोणी करायचं हे जसे त्यांनी केलं पाहिजे शेंबूड म्हणजे आपल्या शरीरात असलेले एक विकार शिंकरल्याशिवाय बाहेर काढणार नाही शिंकरायचं काम तुम्ही केलं पाहिजे शिंकरून जर तो विकार बाहेर आला तर काढून टाकणे नाकाला हात लावील आला बाहेर तर काढून टाकील शिंकरायचं कस ते शिकवेल पण शिंकरायला पाहिजे तुम्हीच गोष्ट संपली त्याप्रमाणे काम क्रोधादि जे विकार आहेत वृत्तीचा जो विषय आहे तो ज्याचा त्यांनी काढला पाहिजे वृत्तीचा आश्रय काढण्याचं काम मात्र गुरु करा वृत्तीचा विषय काढून आपण गुरुंच्या कडे गेलं पाहिजे गुरुंना असं नाही सांगायचं की माझा विषय तुम्ही काढा आणि आश्रय पण तुम्हीच काढा आणि जेवायला बसलो ता तर ताट तर काढायलाच पाहिजेच नाही काय तक्रारच नाही अरे वाटी गंमत आहे असं सांगण्याचं तात्पर्य विषय काढण्याचं काम आहे शिष्याच आश्रय काढण्याचं काम आहे गुरूंच अनुष्ठान करण्याच काम आहे आपलं त्याला फूत करण्याचं काम आहे गुरुंच ते वसंत ऋतू असल्या कारणाने तेव्हा ते आपल्या या साधना अनुष्ठानाला फित करणारे जणू वसंत ऋतूच आहेत म्हणून आता उपाय वसंतु जो जो म्हणजे माझे जे श्रीगुरु आहेत निवृत्तीनाथ जो आज्ञेचा आज्ञा इज इक्श्र आश्रय काढतात म्हणजे माणसाचं जे प्रमातृत्व आहे त्याचा बाध वृत्तीचा <coughs> आश्रय म्हणजे प्रमाता आणि त्या प्रमात्याचा बाध करणं वृत्तीचा आश्रय हे गुरुंच करतात अहकार निवृत्तीचं काम जे आहे ते पुढे गुरु करतात अहमचा जो विषय तो मात्र आपण काढला म्हणून करतो ज्ञानेश्वर <coughs> महाराजांनी असं दिलंय कि संतांच्याकडे गेला असताना त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण अनुष्ठान केलं पाहिजे याचा आपण अनुष्ठान केलं तुम्ही जर म्हणाले कि बाबा मी तिथे जाईन मी योगाचे अनुष्ठान करणार नाही ज्ञानाचे अनुष्ठान करणार नाही आणि सांगतील ते पण ऐकणार नाही कडवनी राहील ते ठाई उगाचे संतचे न मागे तात्या कौसात म्हणत असतानं घे दिलं नाही तर भांडून घे न दिलं तर चोरून घे बाय बारो ऑरिंग कोणत्या त्या मार्गाने होईना पण मी घे न मागे <laughs> मागणार मी घे असा त्याचा अर्थ करायचा नाही मी मागणार नाही खरंच मागणार नाही माधुकरी आणून त्यांच्या समोर ठेवली आणि त्यांनी जर सांगितले की मी देत नाही तर पुन्हा मागायची नाही माधोकरी आणि आलेली त्यांना मागायची नाही त्याने दिली नाही म्हणून ती मागायची नाही आणि दुसरी मागून आणायची नाही मग न मागे न काही त्यांच्यावर फिर्याद करायची नाही तुझी आण आपल्या अधिकाराप्रमाणे अनुष्ठान केलं असताना योग ज्ञानी पैसे आप गुरु चरण उपासिता वैराग्यसी वैराग्य संपन्न होऊन गुरुचरणाची सेवा केली पाहिजे प्रापंचिक माणसाला गुरु सेवा होत नाही नोहे गुरुदास्य संसार संसारिक माणसाच्या मागे कर्तव्य भरपूर असतात त्याला गुरुंची सेवा होत नाही त्याच्या पुढचं सांगू तुम्हाला गुरुंची सेवा होत नाही ज्यावेळी श्रवण करायला सवड असते त्या दिवशी मी इथे नसतो आणि ज्या दिवशी मी इथे मांडी ठोकून सांगायला बसले असतो त्या दिवशी त्यांचं काहीतरी काम हे प्रापंचिकाला घडत याच उदाहरण इथे आहे घडत नाही शक्य नाही येणार कसे गुरुजी असे म्हणत अस श्रोता श्रीमंत असावा नाही तो वक्ता संन्यासी असावा वक्ता संन्यासी असावा श्रोता श्रीमंत असावा कशासाठी गुरु जर प्रापंचिक असला आणि श्रोता जर सावकार श्रीमंत असेल म्हणजे खरा आडनावाचा नव्हे आताच्या पद्धतीचा नव्हे आम्ही गाला आणि बाणीच्या वेळी सावकार म्हणून सांगितलं महाराज तुमच्या पायापुरतो म्हणजे सावकार म्हणू नका शिवी काय सावकार म्हणतात <पुता। laughs> कारण सावकारी तेव्हा सावकारी शिवी होऊन बसली तेव्हा तसा नव्हे खरोखरीच उदार असलेला असा श्रीमंत सावकार असेल महाराज काय अडचण आहे ते मला सांगा तुम्ही सगळे तुमची निवृत्त करतो म्हणून मला तुम्ही तत्वज्ञान सांगा तुम्हाला श्रोता श्रीमंत असावा नाही प्रेक्षागुरु संन्यासी तरी असावा म्हणजे त्याला कुठे जाईल तरी केव्हा केले की आपल्याला तत्वज्ञान सांगायला तयार आहेत आता आपली इथे थोडं उलट झाले ती गोष्ट सोडून द्या आपली इथे थोडं उलट झाली ती गोष्ट सोडून द्या उलट झाली म्हणजे आता पुढची तुम्ही समजे कुठ समजा असं पाहिजे असं गुरुजी म्हणत असत म्हणजे श्रवणाला कधी बाद येत नाही दोघंही प्रापंचिक मिळाल्यावर काय मोठं आवडच दामज दोघे असतील तर चालेल मग तर फार सोन्यात सुगंध म्हटल्यासारखा सोन्याला सुगंध म्हटल्यासारखा पण असं होतं खरं काहीतरी अडचण निर्माण होते म्हणून महाराज म्हणतात की गुरुंच्या परित्याग करून गुरुचरण जर उपासले त्याचं जर अनुष्ठान केले त्यांची सेवा केली येणेची सत्करणे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामी आत्मरूपी याचं नाव आहे आश्रय काढ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकार सदाचा विलयाला जाण याचं नाव आश्रय आश्रय काढण्याचं काम गुरु करतात विषय काढण्याचं काम आपण करायचं आपल्या चित्तात जर विषय ठाण मांडून बसलेला असेल ते जर विषयाच ध्यान तकस्थ आपल्या हृदयात बसलं असेल तर हे ध्यान विषयाचे विरोगाचं ध्यान हृदयावर ठसणं हे संतांचं मोमोक्ष काम पण आपल्या हृदयावर हे विषयाचे ठसे उमटत असल्या कारणाने ते ध्यान आपल्या हृदयामध्ये बसलेलं असत गुरुजी म्हणत असत कि चिंतन करणारा कामिनी का साक्षात होय निश्चलदासजी म्हणतात गुरुजी म्हणत असत गुरुजी त्याच्या पुढे एक वाकतो म्हणत असत मेलेल्या बायकोचा ज्याला चिंतनाने साक्षात होतो त्याला बाहेरला गेलेल्या बायकोच काय होत असे ते म्हणजे <laughs> भगवान जाणी शब्दाचा अर्थ काय भगवान ज्ञाने म्हणजे असत म्हणतात गुरुजी एवढं सांगायचं होतं की मला तुम्ही चौकशी करून दाखवता रंग न जाणी भगवान ज्ञाने ते त्याला विचारा देवाला काय विचारायचं ते मला धोकी नाही हा सांगण्याचा तात्पर्य अर्थ म्हणून वृत्तीचा विषय आपण काढावा ना म्हणून वृत्तीचा मात्र गुरु गुरु काढतात आता हा त्यातला मुख्य भाग म्हणून आता उपाय आहे का कुठे जयत्याज्ञा जयत्याज्ञा नमस्त दया निरंतरम असं पुढे इथे आज्ञा शब्द महाराजांनी वापरले आहे त्या आज्ञा शब्दाने ब्रह्मविद्या सुचवली त्या ब्रिद्येची माझे श्री गुरु म्हणजे आहे मंगळस्त काय म्हणायचं होतं चिंतन केला असताना आपल्याला दिसून येत भारतीय संस्कृती अशी आहे त्याच्याबद्दल आता वाद येतो आपल्याला आता सांगायचा नाही उल्लेखच करायचे झाले तर एक दोन उल्लेख करतो आपल्याला उल्ले कर स्त्री पित्याच्या घरी असताना फुं फुलावत पतीच्या घरी गेल्यानंतर कुंकू लावते लोक म्हणतात जर कुमारिकेच कुंकू होत पती आल्यानंतरही कुंकू होत तर गेल्यावर <laughs> सुद्धा लावायला हरकत हो आहे हो शेवटी राहिलंच पाहिजे हा असं जर असत का आधावंते चेन्ना असती वर्तमान येतात तो भाग नि राहणार तसं नाही ते पूर्वी होत <laughs> म्हणून नंतर राहिलं पाहिजे आता आग्रह म्हणून गुरुजी म्हणायचं असं कुमारिकेचं कुंकु निराळ सौभाग्यवतीचं कुंकू निराळ गतधवीच कुंकु निराळ आगवेन गावद्वारे आहे तिचं कुंकू निराळ हजून तुम्हाला त्याच्या पुढचं सांगू त्याच्या पुढचं असं कि जी धीट आहे बाहेर धीट आहे तिचं कुंकू निराळ आता काय बाबा बारकाय त्याच्यामध्ये काही विचार आणि खरी जी पतिव्रता आहे लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता तिचं कुंकू हे जे आता आपण कुंकू सांगणार आहे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता कि ज्याला गृह गृह म्हटलं जात नसून गृहिणी गृहमुच्छते गुर अशा प्रकारची जी गृहलक्ष्मी तिला धरून मी आपल्याला सांगतो आहे किंवा त्याला धरून हा दृष्टांत दिलेला आहे त्या पतिव्रतेच त्या सौभाग्यवतीच जर काही भूषण असेल तर ते मंगळसूत्र आहे लोक म्हणतात कुंकुळाविषयीच हे आमचं मत आहे आमचं तसं म्हणणं कारण पूर्वी नसतं पती आल्यामुळं येत त्यावेळी पती बरोबर ते गेले तर आले त्याच्याबद्दल काही तक्रार नाही म्हणून स्त्रिया पती गेल्यावर आता बऱ्याच आहेत मी ज्यांच्या संगतीत राहतो की ज्यांच्या गळ्यात मंगळसूत्र कुंकू लावता कुंकूचा काय संबंध आहे नवऱ्याचा नवऱ्याचा संबंध आहे मंगळसूत्र तेव्हा ते मंगळसूत्र जेव्हा गेला त्या दिवशी आम्ही तोडून टाकलं पण कुंकू त्याच नाही म्हणून ते आम्ही लावणार <laughs> <laughs> मला आमचं काय म्हणत नाही मी त्यांच्या संगतीत राहतोय बाबा फक्त मला नाव तुम्ही विचारू नका त्याचं कारण मला त्यांच्या अजून संगतीत राहायचं आहे समजा मला त्या बायांच्या संगतीत राहायचं नाही असं ठरलं तरी त्या बाया इतक्या माझ्या जवळ आहेत की त्या माझी संगती सोडणार नाही काय करू सांगाल म्हणजे अगदी मराठीत बोलायचं तर जाळून घेऊ का करून येईल अशी स्थिती आहे त्या बायांची माझी त्यामुळं मी त्यांचा संघ परित्या करू शकत नाही म्हणून मला तुम्ही नाव विचारू था कि त्या आपल्या लावण्य गुणवती कुळवती असून आणि तिच्या गळ्यात असलेले जे मंगळसूत्र ते मंगळसूत्र कशाच देवत काय मंगळसूत्र हे अत्यंत सौभाग्यतेच पवित्रतेच सूचक एका गड़ात मंगल पूर्वी, मंगलसूत्र संस्कृति आज ही समझ ली हि बाई विवाहित है पुरुषा पत्नी है नाम यज्ञ संबंधा मधे सहकारिनी है धर्म पत्नी है धर्म पत्नी है काम कामपत्नी निराडी आणि धर्मपत्नी धर्म पत्नी ती की जी त्या पुरुषाच्या यज्ञात सहभागी होते यज्ञ हा शब्द सूचक आहे हा यज्ञ संयोगाशिवाय तिला पत्नी ही संज्ञ प्राप्त होतो यज्ञ संयोग असेल तर तिला पत्नी असं म्हटलं जाते यज्ञ शब्द घेऊ नका यज्ञ म्हणजे जेवढी म्हणून धार्मिक कृत्य असती त्या सर्व धार्मिक कृत्यामध्ये जी सहचारिणी तिला धर्म पत्नी म्हणायचं आपला पती जर धर्म करू लागला तर त्याला प्रत्यवाय न करणारी प्रतिबंध न करणारी असली तर तिला पत्नी म्हणायचं यज्ञ हा शब्द त्याग वाचक आहे यज्ञ हा शब्द देवपूजा वाचक आहे यज्ञ हा शब्द आणि संगती वाचक आहे पूजा, संगती, या तीन अशी जी धर्मपत्नी तिचं मी आपल्याला सांगतो आहे तिचं ते भूषण आहे ही धर्मपत्नी असं धर्म दिसून येतं त्या मंगळसूत्रावरून दिसून येत हे मंगळसूत्र ज्या प्रमाणे धर्मपत्नीच सूचक आहे त्याप्रमाणे माझे श्री गुरु हे त्या आज्ञेचे नाम ब्रह्मविद्येचे हे सौभाग्याचे सूचक आहेत कसे सूचक आहेत हे समजण्यासाठी थोडस शास्त्र सिद्धांताच चिंतन करण्याची गरज आहे म्हणजे सौभाग्यवती बाईला म्हणतात जी बाई सौभाग्यवती तिला अहेव म्हणतात तंतु म्हणजे सूत्र म्हणजे सौभाग्यवतीचं सूत्र म्हणजे मंगळसूत्र ते अहेैव शब्द आहे त्याच्याकडे तेव्हा महाराज शास्त्रसिद्धांत असा आहे की ब्रह्म हे एक अद्वित आहे सातकी जरी एक, एक, एक, एक व्याप्य व्यापक माऊली म्हणते जर ब्रह्म खरंच येत आहे तर ये तिथे व्याप्य व्यापक भाव कसा निर्माण होतो हा नाही निर्माण व्याप्य व्यापक भाव नाही निर्माण एक शब्दाचाहीत असेल म्हणा एक असेल म्हणा तर तिथे एक शब्दाचा अर्थ सगळा एवढा अर्थ आहे स्वगताची भेद रहित आहे म्हणा परिच्छेद रहित आहे म्हणा एवढा काही एक शब्दाचा अर्थ आहेच असं जर ब्रह्म एक असेल तर ते सगळे व्याप्य व्यापक तिथे व्याप्ती व्यापक भाव कसा आला येऊ शकत नाही असेल तिथे जर व्याप्ती व्यापक भाव सं उपदेश करायला प्रवृत्त का झाली त्याच्याकरता एक ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत शून्य जय दावा पाहिजे एक के जमा खर्चा विचार लखावा म्हणले आमची तुमच्याकडे किती शिल्लक आहे दाखवाय करता असं गोल बिंदुलं करायला पाहिजे की ज्या बिंदुल्याच्या पोटात पोकळी पाहिजे लक्षात ठेवायचं भरीव बिंदुल करायचं नाही भरीव बिंदुलं हे गणितात चालत नाही का चालत नाही का असं गोल बिंदुलं केलं पाहिजे जे यांच्या वाङम स्फोटन झालेलं आहे बिंदू स्फोटनामधलं ते पोकळीच पाहिजे नाही ते भरीवाल होऊन दे त्याचे दोन ठोकळे ते तुमच्या लोखंडाचे गेल्यासारखे पाहिजे तसं नाही ते तुमच्या कुलपाचे गेलेत ना तसे ठोकळे तयार व्हायचे ते तसला ठोकळा नाही ज्याच्यामध्ये आपल्या बाजूला पोकळी आहे असल्या प्रकारचं ते बिंदुला असं गोल करून दाखवायला लागत शून्य आहे तुमचे शिल्लक काही नाही हे सांगण्याकरता जसं ते गोल वाटोळे बिंदुलं करून दाखवायला लागतं त्याप्रमाणे आदवैत सांगी जे बोल एका त्याला शब्दाने सांगायचं ठरलं तर मग मात्र द्वैत करावं लागतं इच्छा नसून करावं लागतं इच्छा असून करावी लागते जे दहा झाले तिंदुले पाहिजे अद्वैत सांगे जे किंवा गावे बोले त्वैत घे त्यावेळी द्वैताचा अंगकार तुम्हाला केलाच पाहिजे इच्छा असून केला पाहिजे नसून केला गेरवी तरी महाराज म्हणतात पार्थ पार्था गुरु शिष्य सत्पथा गुरु आणि शिष्य यांचा जो सत्पथ आहे अनाधिकाला पासून जी ही परंपरा जोपासली जाते संप्रदायाला जात ही जी परंपरा आहे हा जो गुरु शिष्य सत्पथ आहे आडळू पळे सर्वथा बोलू खुंटे याला प्रतिबंध निर्माण होईल संप्रदाय विच्छेद होईल संप्रदाय शिल्लक राहणार जर ब्रम्ह एक आहे तर त्याच्यात हा गुरुशिष्य सद्भाव कसा निर्माण होईल गुरु शिष्य म्हणजे एक गुणि श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असलेले गुरु त्मक काही अध्ययन करतो आहे व त्यांना ते तत्वज्ञान सांगत आहे व ते तत्वज्ञान त्या गुरुंच्या त्या भारलेल्या आणि भारदस्थ शब्दांच्या द्वारे संक्रमित होऊन शिष्याच्या हृदयामध्ये जात आहे आणि तो शिष्यवाला पंथ हा मार्ग बंद पडेल आणि बोलणं संपेल इतकं कशाला ज्ञानीपोरीचा ज्यावेळी अखेर भाग आलेला आहे त्या अखेरच्या भागात भगवंत ज्यावेळी अर्जुनाला हा हो उपदेश करतात त्यावेळी ब्रह्म अर्जुन होऊ पाहत होता ब्रम्हभा मध्ये तो विरत होता त्या विरते वेळी देव जागे झाले अर्जुन जरी जागा नव्हता तो आपल्या ब्रम्ह भावामध्ये ब्रम्हनिष्ठते आता विलीन होणार एक ब्रम्हनिष्ठा आहे की जो ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मज्ञानानंतर सदाच ब्रह्म वृत्तीमध्ये ब्रम्हनिष्ठेमध्ये तर त्यालावैताचं भानही होणार द्वैतभान विवर्जित द्वैतभान शून्य वृत्ती विवर्जित नाम देहवृत्ती विवर्जित ब्रम्हनिष्ठेमध्ये राहणारा एखादा जर ज्ञानी पुरुष असेल तर तो ज्ञानी पुरुष देहेवहारामध्येही प्रवृत्त होत नाही ज्याला सुरेगावस्था म्हणून अवस्थेचं वर्णन केले अवस्थेमध्ये असला एखादा ब्रम्हनिष्ठ पुरुष देहेंद्रियादी व्यापारात व्यवहारातही प्रवृत्त होणार नाही व अशी अवस्था एखाद्या ज्ञानी पुरुषाला प्राप्त होणं संभोवनीय शक्य आहे सगळे ज्ञानी असे असतात असं जरी नाही तर एखादा ज्ञानी असं होणं असणं संभवली आहे हे भगवंताला माहीत होत ज्ञात होत समजा माझ्या या उपदेशाचा कारण मी सर्वज्ञ भगवान गुरु काय मोठा मी असेल तो काय माझी जगद गुरुची योग्यता असेल ती त्या योग्यतेचा प्रभाव शब्द शब्दशक्ती अर्जुनाचा अधिकार या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या कारणाने माझा अर्जुन जर खराच ब्रम्हूप झाला तर मी बडबड करायची कोणाजवळ <laughs> गुरु मी। गुरु तर भीती ते म्हणाय अर्जुनाला आपण केले पण द्वैत न मी, तर मोडतायोगीश्वरा सारखा होईल तो काही करणार नाही ना बोलणे ना ऐकणे श्रोता अशी स्थिती जर निर्माण झाली निरव शांतता जर पसरायची आली तर मी बोलणार कुठे तोंड हल कुठे अर्जुनाला देव तर असं म्हणतात एका ठिकाणी अर्जुना आम्हा अशी अखंड बोलू आवडे आम्हाला तर सदा बोलावच वाटत काय की जे न जोडी पसते काय करावं म्हणले आम्हाला असं कुणी विचारणार असा सांगण्याची हौस असलेला ज्याला अखंड बोलणं आवडतं त्या देवाला पुढे आपल्या वृत्ती प्रकाशाच्या अवतार तरी घेण्याचं काय कारण आहे अवतार तरी संभवित म्हणजे धर्म संरक्षण साधूंच संरक्षण धर्माची संस्थापना आणि दुष्टांचं निर्दय म्हणजे द्वैत का अद्वैतामध्ये कारण कार का का, मी अविवेकाची काजळी फेडवली विवेकची कोजळी योगिया पाहि दिवाळी जे साधक योगी आहे त्यांच्यासाठी योग्या पाही दिवाळी निरंतर ही निरंतरची दिवाळी करण्यासाठी मी येतो असं म्हणतात यह अवतर कार्य दिवाच मनु शिष्या कृतार्थ कर